पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण अठ्ठावीसावे कोटी कोटी रुपये तुझी तीर्थक्षेत्राला भेट देऊन आलेला एक मित्र मला वाटेत भेटला देवाचा प्रसाद त्यांनी माझ्या हातात दिला आणि तीर्थक्षेत्राच्या गप्पा मारत आम्ही वाटेने पुढे चाललो होतो एवढ्यात रस्त्याच्या कडेला एक म्हातारी भुकेने तडफडत असलेली दोघांनाही दिसली मित्राने दिलेला प्रसाद मी खालेला नव्हता तो तसाच त्या म्हातारीच्या हातात दिला तिने तो प्रसाद खाल्ला आणि पाण्याचे दोन गोट घेतले तिचा चेहरापूर्वीपेक्षा तजेलदार झालेला होता आम्ही दोघेही परत गप्पा मारत पुढे चाललो आता मात्र मित्राने विषय बदलला होता कसला तरी विचार करत तो म्हणाला एवढी तीर्थक्षेत्रे केली पण आजच्या समाधान मला कुठेच मिळाले नाही त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणालो दुसऱ्यावर प्रेम करणे दुखी मायेचा आधार देणे यातच खऱ्या अर्थाने परमेश्वराचे रूप आहे परमेश्वराचे रूप पाण्यासाठी आपले मन पवित्र असणे गरजेचे आहे मन पवित्र असेल तर जगातील प्रत्येक गोष्टीत आपल्याला परमेश्वराचे दर्शन होईल निरक्षर असूनही साक्षरणा लाजवेल असे काव्य करणाऱ्या बहिणाबाईंना परमेश्वराचे दर्शन निसर्गाच्या माध्यमातून होते त्या म्हणतात तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामधी देवा तुझं ये न जाणं वारा सांगे कानामधी सावतामाळी यांच्यासारखा संत पंढरपूरला न जाता विठ्ठलाचे रूप आपल्या मळ्यामध्ये फुलणाऱ्या फळाफुलांमध्ये पाहतो आणि परमेश्वर भेटल्याचे अनुभव होतो महात्मा गांधी नेहमी म्हणत ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच त्याला सृष्टीत पाहणे व त्याच्याशी एकरूप होणे तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जानावा तुकारामांनी अक्षरशः महात्म्यांना परमेश्वराच्या पंक्तीत नेऊन बसविले आहे तुकोबांनी आपल्या घरादराची परवान न करता दुष्काळात मदत केली छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करून समाजाला नवा मार्ग दाखविला स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती साता समुद्राच्या पलीकडे पोहोचविली महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडे ओढून दिली महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे अनाथ व वृद्धांसाठी संस्था सुरु केली मदर तेरेसा यांनी गरीबांसाठी सुरु केलेले रुग्णालय बाबा आमटे यांचे आनंदवन अमरावतीला अप्पा पटवर्धन यांनी विनामूल्य चालवलेले कुष्ठधाम आदिवासींच्यासाठी काम करणाऱ्या ताराबाई मोडक तसेच ज्यांचा नुकताच महाराष्ट्र शासनाने सत्कार केला ति डॉ अभय बंग व त्यांच्या पत्नी राणी बंग वनवासी मुलांसाठी कोसबार्ड इथं शाळा चालवणाऱ्या अनुताई वाघ आपल्या वडिलांचा वारसापुढे जोमाने चालविणारे प्रकाश आमटे या सर्वांनी परमेश्वराची विविध रुपया कार्यात पाहिली परमेश्वर पडद्यामागून सर्व सूत्रे हलवत असतो परंतु या सर्व महात्म्यांनी त्यांच्याही पुढे जाऊन जगाच्या व्यासपीठावर कृतीयुक्त कार्य केले दीन, दिनदुबळे अपंग अनाथ यांची निस्पृहपणे सेवा करण्याचा खरा परमेश्वर आहे स्वतःला विसरून समाजसेवा करणाऱ्या लोकांना परमेश्वराची वेगळी भक्ती करण्याची गरज पडत नाही कारण समाजसेवा ही करी परमेश्वराची भक्ती असते हे सूत्र त्यांनी मांडलेले असते खऱ्या भक्ताला परमेश्वराचे दर्शन प्रत्येक गोष्टीतून होत असते ईश्वर निसर्गाच्या रूप सुगंधातून अवतीभोवतीच्या चराचरातून प्रकट होत असतो निसर्गामध्ये फुलणारी वेगवेगळी फुले फळे पाणी विविध रंग या सर्वांमध्य परमेश्वराची रुप आहे मग त्यासाठी हजारो रुपये खर्च करून वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन परमश्वराचे वेगळ दर्शन घ्याची काय गरज आहे आजकाल तर तीर्थक्षेत्राला भेटी दक्ष ही फॅशन झाली असून परमध्वराविषयीचा भाव पूर्ण मावळून गिला आहा परमश्वराचे दर्शन घेण्यासाठी रांगत उभे राहून रांगेतील स्त्रियांच्याकडे पाहून अश्चिल हवाव कर मुद्दाम एकमेकांना रेटणे वृद्धांना त्रास होईल असे ओरडणे परमश्वराच्या दारातून दहा रुपयाचा प्रसाद वीस रुपयांना विकणे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जेवत असताना एखादा भिकारी आला तो त्याला अश्विल भाषेशिवाय देणे करोडो रुपयांची लॉटरी लागू दे पाच नारळ देईन अशी दे लाच देवाला देणे तीर्थक्षेत्राहून घरी येताना वाटे दारू पिऊन धिंगाणांणे शेजारच्या लोकांना त्रास देणे यासारख्या गोष्टींमध्ये दे आम्ही अग्रेसर राहिलो तर परमेश्वर आपल्याला भेटेल का जन्म घेताच आपल्यासमोर वत्सलतेने भरलेली आई परमेश्वराच्या रुपाने उभी असते आ आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोन्हीपेक्षा जिला आपण वरचे स्थान दिले आहे ती म्हणजे आई अशा आईची पूजा म्हणजे परमेश्वराची पूजा ही माहीत असूनही अशा वास्तवातील परमेश्वराला आम्ही घरातून काढून आश्रमात टाकतो अशा घरात परमेश्वराचे अस्तित्व राहील का अशा परमेश्वराबद्दल विनोबा म्हणतात उत्कृष्टातील उत्कृष्ट परमेश्वराची पूजा म्हणजे मातृपूजा हो संत एकनाथांना तापलेल्या वाळवंटात तहानेने व्याकुळ झालेल्या असह्य मुलात परमेश्वर संत गाडगेबाबा पंढरपूरला जात होते परंतु विठ्ठलाच्या मंदिरात ते कधीही गेले नाहीत उलट यात्रेला आलेल्या भक्तांसाठी हाती खरडा घेऊन त्यांनी पंढरपूर स्वच्छ राखण्याचे काम केले आज अनेक व्यापारी मोठमोठ्या देवांना वर्षभरातील उत्पन्नाचा पंचवीस वाटा बहाल करतात अशाच अनेकांना हेच रुपये समाजातील दिन दुबळ्या अनाथ रोग्यांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना दिले तर नक्कीच परमेश्वर त्यांना विविध रुपाने मदत करेल मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या आधीच फुगलेल्या पोटांना फुगविण्यापेक्षा ज्यांच्या पोटात अन्नाचा कन नाही अशांना मदत झाली तर त्यांच्या रुपाने परमेश्वर नक्कीच प्रसन्न होईल म्हणून कवी म्हणतो कोटी कोटी रुपये तुझी कोटी सुर्गीय चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवारे